वाघरामायण कांड, सर्ग एकोणचाळीसावा सुग्रीवासे म्हणाला तेव्हा श्रेष्ठ धर्माधार रामाने त्याला आपल्या बाहूने आलिंगन दिले तो हात जडून उभा राहिला असता राम त्याला म्हणाला इंद्राने पाऊस पडला तर काही चमत्कार नव्हे तसेच सहस्त्रकिरणांचा हा सूर्य आकाश अंधकारविरही करेल किंवा चंद्र आपल्या प्रभेने रात्र निर्मळ करील तर तोही काही चमत्कार नव्हे तसाच परंतपा तुझ्यासारख्या मित्रांवर प्रेम करणार यात आश्चर्य नाही असा तू असताना सौम्या तुझ्यामध्ये जे शोभणारे गुण आहेत ते काही विलक्षण समजण्याचे कारण नाही सुग्रीवा तू सतत गोड बोलणार आहेस हे तु। तुझा मा, तुझा मी जाणतो मित्रा तुझ्या तुझ्यामुळे सरात झालेला मी युद्धात सर्व शत्रूंना सहज जिंकेन तूच माझा सुहृदय मित्र होऊन मला सहाय्य करावीस पौलो शचीला फसवून अनुराधाने पळून नेले तसे त्या राक्षसाधमाने मैथिलीला पळवले त्यात त्याचा स्वतःचा नाश आहे पौलोमीच्या गर्विष्ठ बापाला जसे शत्रुमर्जन इंद्राने मारले तसे मी रावणाला धारदार बाणाने थोडक्यात काळात मारी यानंतर आकाशात सूर्याचे कडकडीत प्रभाव झाकून टाकणारी धूळ उठली अंधारने दिशा दिशेनाश्या झाल्या आणि पर्वत्या महाबलवान वाढली गेली त्यानंतर निमिषभरातच शतकोटी वानरांच्या आणि वानर, वानर नायकांच्या परिवाराने वेढलेला वीर शतबली नावाचा वानर दृष्टीस पडला ते, ते, ते वानर नदीकाठी राहणारे पर्वतावर राहणारे समुद्र किनाऱ्यावर राहणारे आणि इतर मेघाप्रमाणे नाद करणारे वनवासी उगवत्या सूर्याच्या वर्णाचे तसेच चंद्रासारख्या गौरवांच्या हेमपर्वतावर राहणारे शुभ्र वर्णाचे होते त्यानंतर सुवर्ण पर्वताची कांती असणारा तारेचा वीर्यवान पिता अनेक सहस्त्र कोटी वानरांसह दृष्टीपुढे आला त्याचप्रमाणे <coughs> रुमाचा पिता आणि सुग्रीवाचा सासरा वानर नायक आणखी सहस्त्र कोटी वानरांना घेऊन आला पद्माच्या केसरांसारखा उगवत्या सूर्यासारख्या वदनाचा बुद्धिमान सर्व वानरा श्रेष्ठ असा हनुमंताचा पिता श्रीमान केसरी अनेक अनेक सहस्त्र वानरासह दृष्टीगोचर झाला गोलांगुल जातीच्या वानराचा महाराज गवाक्ष प्रचंड प्रतापी होता तो सहस्त्र कोटी वानरांना घेऊन आलेला दिसू प्रचंड वेग असणाऱ्या शत्रूंचा निपात करणारा धूम सहस्र कोटी वानरासहपर्वतासारख्या महा भयंकर महावीरशाली अशा तीन कोटी वानरांना बरोबर घेऊन पनस नावाचा वानर नायक आला काळ्या अंजनाच्या राशीसारख्या रूपाचा प्रचंड शरीराचा नील नावाचा सेनानायक दहा कोटी घेऊन प्रगत झाला गवय नावाचा मैंद आणि द्विद हे दोन महाबलिष्ठ अश्विनी कुमार पुत्र हजार कोटी कोटी वानरासह दिसू लागले बलवान वीर गज तीन कोटी वानरासह महा तेजस्वी कोटी बरोबर शतपट असे वानर घेऊन आला मग सहस्त्र पद्म आणि शतशंख इतक्या संख्येने पित्याच्या तोडीचा पराक्रम असणारा युवराज अंगड आला त्यानंतर ताऱ्याप्रमाणे चमकणारा तार महापराक्रमी अशा पाच कोटी वानरांना घेऊन एताना दुरून दिसला अकरा कोटीचा प्रभू इंद्रजानू जो बुद्धिमान आणि वीर सेना नायक होता तो दिसला मग रंभ नावाचा उगवत्या सूर्यासारख्या वर्णाचा आयुत सहस्त्र आणि शत अशा पटींनी वानर घेऊन आला त्यानंतर सेनानायक वीर दुर्मुख नावाचा बलिष्ठ वानर दोन कोटीच्या सह कैलाश कैलास शिखरासारखे झिपड महापराक्रमी सहस्र कोटी वानर घेऊन हनुमान दृष्टीस पडला झाडावर राहणाऱ्या शतकोटी सहस्रासह नरीमुख सह। महात्म्या सुग्रीवाचे अभिनंदन करीत म्हणाला शरभ कुमुद वनने रंभ असे आणखीही इच्छारूप घेणारे पुष्कळ वानर सारी पृथ्वी अरणे पर्वत व्यापून टाकून तेथे आले ज्यांची गणतीच करता येत नव्हती सर्व वानरांनी येऊन सगळ्या पृथ्वीभर मुक्काम ठोकला सूर्याभोती जसे ढगांचे समूह जमावे तसे उडत गर्जना करीत जाणाऱ्या त्या वानरांचा सुग्रीवापाशी महापूर लोटला नाना शब्द करीत ते धिप्पाड मोठे बळ असणारे वानर आले आणि आपला राजा जो सुग्रीव त्याच्या मस्तक नमवून आपण आल्याचे त्यांनी सांगितले इतर वानरश्रेष्ठांनी यथायोग्यपणे एकत्र येऊन सुग्रीवाची भेट घेतली आणि हात जोडून ते उभे राहिले सुग्रीवाने चटकन त्या त्वरेने आलेल्या सर्वांची रामाला ओळख करून देऊन तो धर्मज्ञ हात जडून उभा राहिला आणि म्हणाला वानर नायकाने पर्वतावरून वाहणाऱ्या प्रवाहावर आणि सर्व वनातून आपापली सैन्य सोयीप्रमाणे शिस्तीने लावून झाल्यानंतर तू सैन्याचा जाणकार ते सैन्य स्वतः पाहून निश्चित करण्याला समर्थ आहेस किशकिंदाकांडाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त